पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत दोषी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र पहिले एका सरोवरात पुष्कळ जातीचे प्राणी आपली उपजीविका अत्यंत सुखाने चालवित होते तेथे एक बगडा राहत होता म्हातारपणामुळे तो माथे पकडण्यात असमर्थ झाला होता भुकेने जीव व्यापुळ तेव्हा तो सरोवराच्या काठी आला व मुक्त कंठाने अडू लागला त्याची करुण स्थिती पाहून एक हो काका, तुम्ही इतके दुःखी का तुम्ही काही खात पितही नाही दीर्घ सुचकारी सोडण्यासारखे असे कोणते संकट आले आहे मुला बगडा म्हणाला तू योग्य प्रश्न विचारलास मासेून आता मला वीट आला आहे आता मी वृद्धही घालो आहे तेव्हा उपवास करून मी राहिलेले आयुष्य संचय करण्यात घालविणार आहे या सरोवरात माझे बालपण गेले पण आता यापुढे बारा वर्षे दुष्काळ पडणार असल्यामुळे हे सरोवर आटून जाणार आहे अशी बातमी मी नुकतीच ऐकली आहे तेव्हापासून मला उपरती झाली आहे जेथे सरोवरासारखा हजारो जीवांचा त्रापा आटून जाणार तेथे आपण तरी कशाला जिवंत रहावे म्हणून मी हे उपोषण आरंभिले आहे ठिकड्याने त्याला विचारले तुम्हाला हे कसे कळले बघा म्हणाला इथे एक साधू आला होता त्यानेच मला सांगितले की या वर्षी शनी रोहिणी शकटभेद करणार असल्यामुळे मंगळ आणि शुक्र सुद्धा त्यामुळे बारा वर्षे दुष्काळ पळून पृथ्वी भस्म लावलेल्या घोसाळ्याप्रमाणे दिसू लागेल हे सरोवरच बारा वर्षे पाणी टिकून राहील ते मोठे नाही ते आटून जाईल तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या आधारावर जगणाऱ्या सर्वांचा नाश होणार याच चिंतेने मी हे उपोषण आरंभले आहे लहान सहान जला प्राणी मोठ्या जला आहेत मगरी पाचवेत्ती हे तर मोठ्या जलाशयात निघालेत आहे लहान सहान मासे आणि प्राणी यांची मला दया येते म्हणून दुःखाने मला हरडू येत आहे ठिकडाने ही हत्क आपल्या सर्व इष्ट मित्रांना कळवली त्याबरोबर सर्व प्राणी घाबरून जाऊन अतिशय तंत्रस्त मनाने बघ्याकडे येऊन या संकटावर काहीतरी योजना हो करावी म्हणून त्याला विनंती करू लागली बगड्याने जरासता विचार केल्यासारखे दाखविले आणि तो म्हणाला येथे थोड्या अंतरावर एक मोठे सरोवर आहे ते कमलांच्या वेलींनी भरलेले आहे बारा वर्षेच काय परंतु पंचवीस वर्षे जरी दुष्काळ पडला तरी चिंता नाही इतके पाणी त्यात आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला साईबाळीने माझ्या पाठीवर घेऊन मी त्या सरोवरात नेऊन सोडीन हे ऐकल्यावर प्रत्येक जण कोणी आपला मामा तर कोणी पाका असे संबोधीन आपल्याला अगोदर न्या अशी विनंती करू लागला बघा दररोज एकेकाला निवडून आपल्या पाठीवर बसू लागला आणि काली अंतरावर एक मोठी शिळा होती त्या शिळेवर त्याला आपटून त्याचा जीव घेऊन त्याला खाऊ लागला आपल्या ह्या युक्तीवर खुश होऊन तो दररोज मागे राहिलेल्या प्राण्यांना नव्या सरोवरातील प्राणी कसे सुखात आणि मजेत आहेत याचे रसभरीत वर्णन करीत असे आणि ते तुमचीच वाट पाहत आहेत हे त्यांना सांगत असे हे सर्व ऐकून पहिल्या दिवशी ज्या खेकड्याशी त्याचे बोलणे झाले होते तो खेकडा गयावया करीत त्याला म्हणू लागला काका तुमचे आणि माझे प्रथम बोलणे झाले परंतु तुम्ही अजूनपर्यंत काही मला नेले नाही तेव्हा आता तरी माझे प्राण वाटवा बगडा मासे खाऊन कंटाळला होता आता एक दिवस खेकड्याची मेजवानी करावी असा विचार करून तो खेकड्यास म्हणाला तुला उद्या नेतो दुसऱ्या दिवशी खेकड्याला पाठीवर घेऊन बगडा दूर अंतरावर गेल्यावर माशांच्या हारांचा ढिलारा पाहून खेकडा म्हणाला किती असला, तो हा, का अजु किए सरोवर तुम्हें लंबा थोड़े थोड़ी विश्रांति प्राणी जमीनी सरोवर कसले, कसले काण यात्रा है ध्यान देवाच नो मरणाला तैयार शिरा खंडा तुला आकुन मारना खाकने ऐल खेकर अपने पुढ़ी दोन काटे बगड़ा की कमला देठा नाजूक मान पकडली आणि कापून टाकली आणि ती बगड्याची मान ठेवून तो हळूहळू सरोवराकडे निघाला सरोवरात आल्यावर त्याने मागे राहिलेल्या प्राण्यांना सर्व हकीकत सांगितले व म्हणाला बाबांनो काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून आपण सर्वांचे प्राण वाचले आता परमेश्वराचे आभार माना गोष्ट ऐकून कावला कुल्हास म्हणाला तर मग आता सांग बघू कोणत्या उपायाने त्या दृष्टसापाला मारावे कोल्हा म्हणाला तुम्ही रोड राजेवाड्यात जा व एखाद्या निष्काळची नोकराजवळची सोन्याची माळ उचलून घेऊन या व ती माळ सर्पाच्या बात टाकून द्या म्हणजे ते नोकर तुमचा पाठलाग करी देतील व अनाया सर्पाच्या ढोलीतील माळ काढण्यासाठी त्याला ठार वाटतील कोल्ह्याच्या सांगण्याप्रमाणे कावळ्याच्या डोळक्याने केले त्याबरोबर नोकर राधाने पाठ्या घेऊन त्याच्या मागे लागले व त्यांनी त्या झाडाखालच्या सापाला ठार केले गोष्ट संपून दमनत म्हणाला म्हणून म्हणतो की उपाय नाही असे शक्यच नाही बुद्धस्त बलमतस्थ अरे जेथे लहानसा सता देखील आपल्या बुद्धिचातुर्याने तेव्हाला मागू शकतो तेथे इतरांची काय कथा हे कसे कराटकाने विचारले फ तर असे म्हणून दमनस सांगू